डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओबीबद्ध केलेल्या मुद्गल पुराणातील विसावा अध्याय आपण आता ऐकणार वाचणार आहोत त्याचं नाव आहे गणेश मुद्गल समागम ओम श्री गणेशाय नम अंगिरसांचे वचन ऐकून अंगिरसांचे वचन ऐकून मुद्गल पुलकित होऊन विनय विस्मित म्हण रोमांचयुक्त म्हणे त्यांचे ते ब्रह्मनस्पतीचे अवतार महात्म्याचे अतिथोर सांगाते मजसी समग्र क्रमशहा मी भजेन त्यांना तेने ब्रम्हभूय सिद्धी पावेन अंगिरा म्हणे ते ऐकून गणेश महाम्याचे अनंत पावन अवतार गणित वर्णावया वर्ष शांतितही कथन अशक्ती करण्या गहन परिसंक्षेपाने मी सांगेन मुख्य मुख्य अवतार त्या गणेशाचे प्रख्यात आठ अवतार असत ब्रम्हधारक सर्व हि पुनित तुझ सांगतो वक्रतुंड अवतार मत्सुरा सुरहनता सिंह तो ब्रह्मधारक उद्धरता एकदंतावतार मदासुरा चा सं आखुवाहन जो असे अहोदर मोहासुरा चा आखुवाहन तो करी ज्ञान पर ज्ञान पर ज्ञान ब्रह्म प्रकाशन सत्वरी ऐसे संगति श्रुति स्मृति गजानन लोभासुरा चा हरता सांख्याना सिद्धिदाता तो ही मुश मुशक वाहन भक्ता रक्षित सर्वदा लंबोदर क्रोधासुरा मारी शक्ति ब्रह्म धारक असुरारी आखुगत ही संसारी ऐसे जाण तू मुद्ल विकट नामक का विख्यात कामासुरा जो जाळीत मधुर वाहन तो ज्ञात सौर ब्रह्मधर असे विघ्न राजावतार जगात ममता सुरा तो वधित शेष वाहन असत विष्णू धूम्रणेश अभिमाना मारित, तो आखुवाहन स्मृत शिवात्माख्यात संसारी ऐसे हे आठ अवतार कथिले गणेशाचे औषधे झाले विनायक नामे ख्यात झाले भजन मात्रे सं ते आपला स्वानंदी योग्यांची निशय त्याचे आठ अवतार असती जगती विघ्नहर स्वानंद भजनाने लीन प्रसन्न तेथ होती हे सुपुत्र का न, स्वयं तेथ होऊन संयोगे मौनभाव पाऊन जनांशी समाधी वाभते गणराजाचा भजने विनाश पावत अयोगी माया भेद जे भासत परब्रह्म निवृत्ती प्राप्त ब्रम्हपती तोची गणपती योगात्मक गणेशान योग शांति शांती पावन शांती भेदांचे कवन नानाविध केले असे शांती शांति योग शांती ऐसे योगाहून परब्रम्ह जगती अन्य कोणते असे ना हि योगाची योग्यता ब्रम्हाप्तीची महत्ता ऐसे हे परमगुय तत्वता सांगित असे तुझ संक्षेपे गणेशा ब्रम्ह गणेशा ब्रह्मनायका सर्व गणेशा ब्रह्मनायका सर्व भावे म्हणून हि तू सदा भजा कृतकृत्य जगी वावे परम भक्ता मुदगला मी गणेश तप आचरिले गणेश व्रत पूर्ण केले तेने मज प्राप्त झाले मनोवाचित वरदान अंगिरसा तुझ्या वंशात गणेश भक्त जन्म घेत आपुल्या भक्तीने प्रख्यात विशेष जगीते ते होतील त्यातही मुद्गल अत्यंत गाणपत्य होईल निश्चित मुदगला सम भक्त गणेशाचा जगी नसेल ऐसा भक्त अद्याप ना झाला भावी काळातही तोंड न त्याला भक्त राज जो एकला परम पावन होईल मुदगला संभाषण दर्शन त्याचे घडता उद्धरतील प्राणी जगी त्याच्या शरीरावरून वाहेल जो जगी पवन त्याचा स्पर्श होता उद्धरून प्राणी मात्र सर्व मुक्त होतील मजला ऐस वरदेव मजला ऐसा वरदेवन गणेश पावले अंतर तोच तू मुदगल महान माझा वंशी भूषण धन्य माझा वंश झाला गाणपत्य तुझ सम त्यात जन्मला नरकांतून तरण्याला जंतुसी जो सहाय्य करी तू साक्षात प्रतापवंत गाणपत्य श्रेष्ठ सर्वात महायोगी होशील निश्चित ऐसावर माझा असे मुदगलासी ऐसे सांगून अंगे अंगीरस उपदेशिती तत्व महान एकाक्षर महामंत्र देवन कृतकृत्य त्यांले तत्व महान एकाक्षर महामंत्र देऊन कृतकृत्य बाळा आजची जाई वनात जे असेल उत्तम प्रशांत गणेशाची आराधना उदात ते थकरी महाभागा तुझ्या तपाने संतुष्ट होईल गणेश तुझ दर्शन देईल धन्यता तुज लाभेल गणेश सायुज्य लाभेलंती अंगीरसा विनय प्रणाम करुन मनात गेले मुद्गल महान महा प्रसन्न केले गणेशाला सागो पांग एकाक्षर विधान एका निष्ठेने आचरुन एक सहस्र संवत्सर पूर्ण मुद्गलाधी तप केले मूषक वाहन सिद्धिबुद्धी समन्वित चतुर्बाहू गणेश प्रकटत प्रमोद आमोद आदि असत सुभवती तयांच्या ऐसा भक्तवत्सल गजानन नाना भूषण युक्त महान महोदर एक दंत त्रिने धर पावन चार आयुधे करी जयाच्या ज्याचार हृदय प्रदेशी विराजत चिंतामणी जो भक्ती युक्त भक्तियुत ऐसा आगजमुख प्र, प्रसन्न चित्त म्हणे तेव्हा मुद्गलासी महाभक्ता महाभागा मुदगला महाभक्ता महाभागा मुद्गला महा महा सांग तुझ्या मनीचे इपसित एकाक्षर विधानाने तृप्त परमसंतुष्ट मी झालो असे सूत म्हणती गणेशवचन ऐसे ऐकून करी नमन करीती नमन भक्तीपूर्वक हात जोडून सुती करीती गणेशाची यथा नाय गणेशाशी पूजित होत आनंदी तो, हो तो, वाहती। गद -गद स्वरे पुखित करिती गुति स्वरे गुति करीत पुनः पुनः प्रणाम करित मनी युक्त अंगिरस कुलदीपक मुदल म्हणती धन्य जन्मविद्या ज्ञानधन्य तप तीर्थ धन्य प्रभु तुझ्या दर्शने आज पृथ्वी झाली धन्य पशुपक्षी लताही धन्य ज्यांसी लाभले दर्शन धन्य गजानना तुझे येतो, ऐशी बहुविद स्तुती करीत सर्व दात्या गणेशाची अविरत सात्मनिष्ठ परम भक्तियुत महामनि मुद्दल ओमिती श्रीमदापनिषदे श्रीमनौद्गले महापुराणे चरिते गणेश वक्रतुंडचरि गणेशमुद्गलसमागम नाम विशोध्याय समाप ओम्री गजाननापणमस्तू अध्याय वीसा वा संपूर्ण